हुस्तक हसत जगाव लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे जीवन मेरिडिक म्हणतात वैयक्तिक जीवनाची मर्यादा ओलांडली हो की खरे जीवन कळून येत खरंच आहे ज्याला जीवन समजले त्याने स्वतःचा विचार कधीच केला नाही कारण त्यांनी जीवनाला दिव्य शक्ती मानून इतरांसाठी कार्य केले जीवन म्हणजे लढाई जीवन म्हणजे यज्ञ जीवन म्हणजे सागर प्रीती पराक्रम हे जाणून दुसऱ्यांसाठी जगण्यातला जो आत्मिक आनंद असतो तो त्यांनी घेतला मनात आणले असते की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर आईश आरामी चैनित सुखकारक जीवन जगू शकले असते परंतु त्यांनी आपल्या जीवनाचा हेतू उदात्त ठेवला पराक्रम हेच अंतिम ध्येय मानले गरीबांच्यासाठी जो कळवळा लागतो तो त्यांच्या हृदयातून आलेला होता आणि त्यातूनच जीवन जगण्याची वेगळी शैली त्यांनी आत्मसात केली होती रडत कुडत जीवन जगून धरणीला भार होणाऱ्या या समाजात नशिबाच्या छातीवर आरूढ होऊन समृद्ध जीवन जगणारी माणसे कितीतरी अवघड ध्येय कमी वयात प्राप्त करून आपले जीवन सार्थकीला होतात आणि आपण आपले जीवन इतरांसाठी झिजवले आहे याचा लवलेशही त्यांच्या मनात चेहऱ्यावर वागण्यात कोठेही आढळत नाही बाबा आमटे म्हणजे पूर्वाश्रमीचे मुरलीधर यांनी आपले जीवन कसे जगायचे हेच निश्वित केले होते जीवनाचा आराखडा त्यांनी तयार केला होता ते म्हणतात स्वतःसाठी जगण्यात आनंद आहे पण दुसऱ्यासाठी जगण्याचा आनंद अधिक आहे म्हणून लग्न झाल्यानंतर पत्नीराई त्यांनी सांगून ठेवले होते माझ्याबरोबर संसार करायचा तर तुला खूप कष्ट करावे लागतील यातना दुःख सहन करावे लागेल पत्नी साधनाताई यांनीही त्यांचा विचार स्वीकारला आणि जे पैशांनी विकत घेता येणार नाही ते त्या दोघांनाही कुष्ठरोग्यांच्या सानिध्यात मिळाले त्यांची सेवा करण्यात कधी दिवस निघून जायचा ते समजत नसे नाही तर काहींना झोपसाठी झोपच्या गोळ्या घ्याव्या लागतात कारण जीवनाची खरी किंमत त्यांना समजलेली नसते जीवन म्हणजे पैसा सौंदर्य लाचारी हवेदावे दुसऱ्याबद्दल असूया नवे। तर जीवन म्हणजे पराक्रम साहस युद्ध स्वाभिमान ज्याला प्रामाणिकपणाची निर्मळपणाची झालं लाभलेली असेल जो हातावरील रेषांवर विश्वास न ठवता मनगटातील तागदीवर विश्वास ठेवतो तो खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन जगू शकतो आकाशात भरारी मारून माघारी फिरताना अपघात होऊन मरण पावलेली कल्पना चावला आणि अवकाशाचा मनापासून अभ्यास करून सुरक्षित पृथ्वीतलावर परतणारी सुनिता विल्यम्स यांनी जगलेले जीवन म्हणजे खरे जीवन स्वतःचा जीव धोक्यात घालून विश्वाला अवकाशातील रहस्यांचा शोध घेण्यासाठी केलेली प्रामाणिक निर्मळ मदत याला म्हणता सच्चे जीवन कवी म्हणतो दोन घडीचा याला जीवन ऐसे नाव हे माहीत असूनही डबक्यातील बेडकाप्रमाणे जीवन जगणारी माणसे एकीकडे आणि उदात्त हेतूने इतरांसाठी जीवन झिजविणारी माणसे दुसरीकडे यातून ज्या दिवशी आपण बोध घेऊ त्या दिवशी उगणारा सूर्य आमच्या जीवनाला नवे तेज प्राप्त करून देईल आणि लोककल्याणार्थ जगण्यामधला खरा आनंद आपल्याला मिळेल ज्याला ही सुंदर सृष्टी अनुभवायला मिळाली त्याचे जीवन समृद्ध झाले त्या सृष्टीतील प्राणी पक्षी यांच्यावर ज्याने मनापासून प्रेम केले दिनदुबळे रोगी पंगू यांच्यावर ज्यांनी प्रेम केले त्याला खरे जीवन कळाले ज्याला जीवनच समजले नाही तो मात्र या सर्व गोष्टीचा आनंद न घेता जगण्यासारखं काही नाहीच असं समजून गळ्यात दोर अडकून फांदीला टांगून घेऊन सुंदर जीवन संपवून टाकतो परंतु ज्याला जीवन जगण्यातली दिव्यशक्ती प्राप्त झाली आहे तो आपल्या जीवनाशी कधीही प्रतारणा ना करीत नाही उलट आनंदी आणि समृद्ध जीवन कसे जगायचे याचे धडे तो वितरणा देत राहतो आणि जीवनाचा खराखुरा आनंद लुटत राहतो इतरांचा आनंद हिरावून घेऊन आपण आनंदी होऊ शकत नाही तर इतरांचे अश्रू पोसून त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आपण समाधान पाहतो तेव्हा खरे जीवन आपल्याला समजतं